पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण अठ्ठावीसाव्हे स्वातंत्र्य व नंतरची कथा लाहोर काँग्रेसचे चित्र माझ्या स्मृतीपटावर अगदी स्पष्ट व भडक रंगात रंगविले गेलिआहे ही गोष्ट स्वाभाविकच होय कारण तिथे अग्रपूजेचा मान मला मिळालेला होता व अधिवेशनाच्या केंद्रस्थानी माझी स्थापना झाली होती त्या धामधूमीच्या दिवसात माझ्या मनात जे भावरात रंग हिलावत होते त्यांच्या आठवणी मनात घोडवत रावे, असे कधी कधी वाटते लाहोरच्या जनतेने माझे जे भरगच्चं स्वागत केले ते विसरणे शक्यच नाही स्वागताचा थाट मोठा व त्यातील जिवाळा गाढ होता एका प्रतीकाचे एका कल्पनेचे स्वागत करावे म्हणून हा उत्साह सागर उचंबळला आहे व्यक्तीसाठी नव्हे याची ओळख मला पटली होती परंतु हजारो लोकांच्या डोळ्यांपुढे व अंतकरणात अगदी अल्पकाळ होईना ते प्रतीक म्हणून आपली स्थापना व्हावी ही मातं बरीक्षुल्लक नवे, माझे मन भरारू लागले जनो काही ते माझा पार्थिव देह सोडून विहरत होते तथापि माझ्या या मानसिक प्रतिक्रियांची किंमत विशेष नव्हती फार मोठे प्रश्न उपस्थित झाल होते सर्व वातावरण गंभीर व वा आतुर होऊन गिमच्या निर्णयांच क्षेत्र टीका निषेध अगर मतप्रदर्शन यांच्यापुढत मर्यादित न राहता त्यांच्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या भरीझडू लागायच्या होत्या सर्व देश त्यामुळे हादरणार असून लाखो लोकांच्या जीवनावर आमच्या निर्णयाचा ठसा उमटणार होता भविष्याच्या अंधारात आमच्यासाठी व आमच्या देशासाठी काय वाढून ठेवलेले आहे ते प्रतिज्ञेवर सांगणे कोणाला शक्य नव्हते पण पावला रस्ता स्पष्ट दिसत होता आम्हाला व आमच्या आप्तबांधवांना झगड्यातून जावे लागणार होते कष्ट ससावे लागणार होते या विचारामुळे आमच्या उत्साहातील अवकल्पना नष्ट झाल्या आणि आमच्यावरील जबाबदारीची पूर्ण जाणीव आमच्या मनावर बिंबली स्वास्थ्य सौख्य कौटुंबिक आनंद व मित्र सहवास याचा प्रत्येक मतागणी आम्ही जणू काय निरोप घेत असून चिरकालीन एकांतवासाला आणि शारीरिक व मानसिक वेदनांना प्रत्येक मतागणिक आम्ही निमंत्रण करीत होतो स्वातंत्र्याची व स्वातंत्र्य युद्धाची प्रगती व्हावी म्हणून संकल्पित कार्याच्या ठरावाला जवळजवळ एकमताने पाठिंबा मिळाला हजारो लोकांपैकी पंधरावीस इस्मांनी विरुद्ध मत दिले योगायोग की जुने वर्ष संपूर्ण नव्या वर्षाचे पाऊल उमऱ्यावर पडत असता म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी रात्री बरोबर बाराशा ठोक्याला हा मुख्य ठराव मंजूर करण्यात आला काँग्रेसने दिलेली एक वर्षाची मुदत संपली न संपली तोच नवा निर्णय ठरला व लढ्याची सिद्धता सुरू झाली चाके फिरू लागली पण सुरुवात कोठे व कशी करावी याची अटकं अद्याप आलेली नव्हती मोहिमेची योजना व चालना करण्याचे काम ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवर सोपविण्यात आले असले तरी अखेरचा निर्णय गांधीजींच्या हाती आहे याची सर्वांना कल्पना आलेली होती शेजारच्या सरहद्द प्रांतातून खूप लोक लाहोर काँग्रेससाठी आले होते काँग्रेस अधिवेशनासाठी या प्रांतातील वैयक्तिक प्रतिनिधी नेहमीच येत असत गेली काही वर्षे खान अब्दुल गफार खान काँग्रेसला हजर राहून आमच्या चर्चेत भाग घेऊ लागले होते परंतु अखिल भारतीय राजकीय आंदोलनाचे दर्शन सरहद्द प्रांतातील पुष्कळशा तळमळीच्या तरुण कार्यकर्त्यांना लाहोर येथेच प्रथम झाले त्यांच्या निर्मळ अंतकरणावर त्या अधिवेशनाचा ठसा ठळकपणे उठला व स्वातंत्र्याच्या युद्धात इतर प्रांताबरोबर आपण एकजुटीने लढले पाहिजे याची त्यांना ओळख पटल्यामुळे त्यांची मने उत्साहाने भरून गेली ते साधेसुदे पण उत्कृष्ट कार्यकर्ते होते हिंदुस्थानातल्या इतर कोणत्याही प्रांतापेक्षा शब्द जंजालाच्या व शब्दलाच्या कलेत मात्र ते मागासलेले होते घरी परतल्यावर संघटना करण्यास नव्या कल्पनांचा फैलाव करण्यास त्यांनी प्रारंभ केला त्यात यश मिळाले व हिंदुस्थानच्या लढ्यात सर्वात शेवटी सामील झालेल्या सरद दिवरील या श्री पुरुषांनी एकोणीशे तीस सालानंतर झालेल्या लढ्यात अत्यंत महत्वाची कामगिरी बजावून दाखवली लाहोर काँग्रेस आटोपल्याबरोबर तिच्या आज्ञेनुसार वडिलांनी मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळातील काँग्रेस सभासदांना राजीनामे देण्याची विनंती केली फार थोडे लोक वगळून बहुतेक सर्व सभासदांनी राजीनामे दिले अजूनही भविष्याविषयी आम्ही अंदाजातच होतो लाहोर काँग्रेसमधे उत्साहाचे वातावरण दिसले खरे पण प्रतिकार्याचा कारम सुरु केला तर किती पाठिंबा मिळेल याची कोणालाही अटक होईना आम्ही घरावर तुलसीपत्र ठेवून बाहेर पडलो आता माघारी फिरणे शक्य नव्हते पण पुढचा रस्ता व प्रदेश सर्वच अपरिचित मोहिमेचा प्रथमारंभ व लोकांच्या उत्साहाची चाचणी म्हणून सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करावा व सर्व देशभर स्वातंत्र्याची शपथ घेण्यात यावी असं ठरले इकडे कार्यक्रमाच्या अनिश्चिततेमुळे मन साशंक होते तिकडे उत्साहाने व काहीतरी परिणामकारक कार्य केले पाहिजे अशा बलवत्तर पुढे पाऊल टाकण्याकरता ते अधीर झाले होते अशा मनस्थितीत आम्ही सापडलो होतो जानेवारीच्या सुरुवातीला माझा मुक्काम घरीच होता वडील बौद्धा तिथे नसतच त्या वर्षी कुंभमेळ्यासाठी लाखो यात्रेकरू गोळा झाले होते शेतकरी कामकरी वाणी उदमी कारू नारू धंदेवाले सर्व प्रकारचे लोक तिथे जमले होते हिंदी समाजाचे ते एक छोटेसे चित्र होते असे म्हणता येईल या लोकांचा नदीकडे अखंड वाहणारा लोंडा पाहिला की कायदेभंगाच्या चवळीसंबंधी यांचे धोरण काय राहील असा विचार म्हणत लाहोरला झालेल्या ठरावांची माहिती यापैकी किती जणांना असेल किती जणांना त्याविषयी प्रवाह वाटत असेल आज हजारो वर्ष जो त्यांच्या पूर्वजांना व त्यांना गंगे स्नान करण्यासाठी अलाहाबादेपर्यंत देशाच्या कोना कोपऱ्यातून खेचून आणत आहे त्या धर्माचे सामर्थ्य अचाट का स्वतःचे कल्याण व्हावे म्हणून या अपरंपार उत्साहाचा अल्पसा भाग देखील राजकारणाच्या व अर्थकारणाच्या पायी खर्च होणार नाही काय की धर्माच्या औडंबराने व यमनयमानी लोकांची मने व्याप्त झाल्यामुळे असले विचार ते अवकाशात शिल्लक नव्हता हजारो वर्षाच्या स्तब्धतेचा भंग करणारी खळबळ तेथे चालू होती हे मी जाणून होतो जनतेतील या अस्पष्ट आकांक्षा व इच्छा यांच्या व्यापारामुळेच तर गेल्या एक दीड तपातील घडामोडी होत आल्या होत्या नव्या कल्पनांच्या अस्तित्वाविषयी आणि त्यांच्या अंगी असलेल्या स्फोटक सामर्थ्याविषयी शंका घेण्याचे कारणच नव्हते पण निराळ्या शंका मनात उद्भवत त्यांचे तात्काळ समाधान करणे शक्य होत नसे कल्पनांचा प्रसार कितीचा झाला असेल जनतेचे सामर्थ्य किती सांगिक उठाव करण्याची दीर्घकालपर्यंत तग धरण्याची लायकी लोकांमध्ये कितीशी आहे अशा शंका उत्पन्न होत शेकडो करू, आमच्या घराकडे येत आमचे घर भारद्वाज तीर्थाच्या जवळच होते जिज्ञासनी व ज्यांची नावे ऐकलेली आहेत अशा व्यक्तींना विशेषतः माझ्या वडिलांना पावे या इच्छेने ते आमच्या घरी येत असावेत पण आमच्याकडे येणाऱ्यांपैकी बहुतेक लोक राजकीय वृत्तीचे असत व काँग्रेसविषयी काँग्रेसच्या ठरावाविषयी आणि पुढील कार्यक्रमाविषयी ते प्रश्न विचारित त्यांची स्वतःची आर्थिक गाणिती सांगत व ती दूर कशी करावी याचीही विचारपूस होई। काँग्रेसचे जय शब्द त्यांच्या चांगल्या प्रजेचे झाले होते त्यांच्या योगानेही आमचे सारे घर दलानून जाई सकाळपासून मी पाच पंचवीस माणसांच्या एका एका गटाला शब्द सांगत असे पण अशा प्रकारे एकसारखे बोलत राहणे शक्ती काम झाल्यामुळे मी त्यांचे स्वागत फक्त नमस्काराने करू लागलो यालाही काही मर्यादा होतीच ती सुद्धा लवकरच संपली तेव्हा मी बाहेर तोंड दाखविण्याचेही टाळू लागलो पण माझा भेट निष्फळ शब्द अधिकच उच्च स्वरात गरजू लागले घराच्या वरांड्यातून व प्रत्येक दाराखिडक्यातून लोक आत डोकावू लागले काम वाचन फार काय जेवणसुद्धा अशक्य होण्याची वेळ आली यामुळे मनाला संकोच तर वाटेल पण चिड पण पिढ्यानपिढ्या दारिद्र्य व कष्ट शोषित आलेले ते लोक किती स्नेहनिर्वड दृष्टीने ते पाहत केवळ सहानुभूती व बंधुभाव त्यांना हवासा वाटतो तेवढे दाम पटले की बस कृतज्ञतेचे व प्रेमाचे माप भरभरून ते आमच्या दारी ओतण्यास तयार असतात प्रेमाचा व भक्तिभावाचा उत्कर्ष पाहिला की माझे मन अवनम्र झाल्याशिवाय राहत नसे आजच्या एका निकट स्नेहातल्या बाई त्यावी, आमच्या घरीच राहावयास आल्या होत्या पाच पाच मिनिटांनी मला बाहेर जाऊन चार शब्द बोलावे लागत असल्यामुळे त्यांच्याशी धड बोलाव्यालाही सापडे ना माझी तारांबळ पाहून त्यांना मौज वाटली माझ्या लोकप्रियतेचे त्यांना कौतुकही वाटले असावे त्यांनी सरळ प्रश्न टाकला लोकांकडून ही पूजा अर्चा चालली आहे ती तुम्हाला कशी काय वाटते मनाला मोठा अभिमान वाटत असेल नाही मी जरा घुठमारलो तेव्हा त्यांना वाटले की आपण अगदी रोखडा प्रश्न टाकल्यामुळे मी संकोचलो असे म्हणून त्यांनी असला प्रश्न विचारल्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित केली संकोच वगैरे मला मुळीच वाटला नव्हता प्रश्नाचे उत्तर मला सुचे माझे विचार पांगले व मी स्वतःच्या भावनांचे व प्रतिक्रियांचे परीक्षण करू लागलो त्यांचे स्वरूप फार समिश्र होते असामान्य लोकप्रियता एकाएकी माझ्या वाट्याला आली होती हे खरे बुद्धिजीवी वर्ग माझे कौतुक करीत होता आणि तरुण स्थ्रीपुरुष तर मला विभूतीप्रमाणे मान देत असत अद्भूत रम्य कथांची प्रवाह माझ्याभोवती पसरलेली त्यांच्या डोळ्यांना दिसे माझे विरोधकही माझ्यासंबंधी चांगलेच बोलत व कर्तृत्वाची व वा तळमळीची वाण माझ्या ठिकाणी नाही अशी कबुलीते उदार मना अशा परिस्थितीत मन अगदी निश्चल व अविकृत ठेवणारी व्यक्ती मुक्त अथवा पशुकोटीतील असली पाहिजे मी यापैकी कोणत्याच कोटीत जमा होण्यासारखा नाही अल्पोनमादाचा अनुभव मला आला मला हिंमत व सामर्थ्य वाटू लागले माझ्या वर्तणुकीत थोडा तुसडेपणा थोडी अरेरावेची झाकई आली असावी पण माझा गर्विष्टपणा फारसा वाढला नव्हता असे वाटते माझ्या शक्तीची मला नीट नीटकल्पना आलेली होती फाजिल विनयाने माझी शक्ती दळवून ठेवण्याचा मी प्रयत्न केला नाही तथापि आपल्या ठिकाणी असणाऱ्या कर्तृत्वशक्तीत असामान्य असे काही नाही आपल्यात अनेक दोष आहेत हेही मी चांगले ओळखून होतो आत्मपरीक्षण करण्याचा थोडासा अभ्यास असल्यामुळे मला माझा तोल सांभाळता आला व कित्येक गोष्टीकडे निरासक्त दृष्टीने पाहणे शक्य झाले सार्वजनिक आयुष्याचा अनुभव घेत गेल्यावर सर्वस्वी अनिष्ट माणसांनाही लोकप्रियता माळ घालते असे दिसून लोकप्रियता ही गुणांची अथवा बुद्धीची निदर्शक खासच नव्हे मग मी जी लोकमान्यता मिळवली ती माझ्या अंगच्या दोषांमुळे की गुणांमुळे मी लोकांमधे प्रिय झालो तो का बुद्धिमत्ता हे माझ्या लोकप्रियतेच कारण म्हणता येणार नाही कारण माझी बुद्धी अलौकिक नव्हती शिवाय लोकप्रियता ही बुद्धीमुळे प्राप्त होत नसते त्यागालाही ती बोलत नाही कारण लाखो लोकांनी माझ्यापेक्षा अधिक आलापेष्टा सहन कल् काहींनी तर अंतिम बलिदानही कलिआहे माझ्या धारिष्ठाविषयीची प्रसिद्धी सुद्धा अगदी पोकळ आहे कारण मी मोठा वीर आहे असे मला वाटत नाही सर्व सर्वसामान्यपणे आयुष्यात सासी अथवा नाटके धारडी दाखविणे तर मला वेळगळपणाचेच वाटते स्वच्छंद विलासाबद्दल बोलायचे तर माझ्या ठिकाणी विलासप्रियता फारच अल्प प्रमाणात आढळून काही मानसिक व शारीरिक धैर्य माझ्या अंगी आहे निसंशय तरी ते स्वतःविषयी समूहाविषयी व राष्ट्राविषयी वाटणाऱ्या अभिमानाच्या पोटी जन्मलेले आहे आणि कोणत्याही बाबतीत जुलूम जबरदस्ती चालून देण्याची माझ्या आंगची वृत्तीही त्याला कारणीभूत झाली असावी एवज माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही नंतर मी न्यायाधीशांनी शोध सुरू केला वडिलांच्या व माझ्याबद्दल अशी एक आख्यायिका प्रचलित होती की आमचे कपडे पॅरिस येथे धुण्यासाठी जात या वदंतीचा इन्कार आम्ही अनेक वार केलेला आहे पण त्याचा उपयोग झालेला दिसत नाही याहून जास्त आचरक व मूर्खपणाच्या कृत्यांची मला तरी कल्पनाच करवत नाही अशा प्रकारची उधळपट्टी करणारा कोणी हरीचा लाल तर मला वाटते की तेला मूर्खाची राजा ही पदवीच बहाल करावी असावी दुसरी एक दंतकथा अशी की मी प्रिन्स ऑफ वेल्स बरोबर शाळेत शिकत होतो खरे म्हणजे मी त्यांच्याबरोबर कधीही शाळेत नव्हतो इतकेच नव्हे तर त्यांना भेटावयाची अथवा त्यांच्याशी बोलण्याची संधी मला कधीही मिळालेली नाही माझी ख्याती अथवा लोकप्रियता निव्वळ अशा अखेरवर उभारलेली आहे असा माझ्या लिहिण्याचा आशय नाही यावरून अधिक सबळ कारणे असतील पण माझ्या लोकप्रियतेच्या बुडाशी असल्या नबाबशाही कथांचा बराच अंश गोष्ट या आखेक्यावरूनच सिद्ध होते प्रथम वरिष्ठ वर्गात मिसळणारा व भोग विलासांमध्ये दंग असणारा माझ्यासारखा माणूस सर्व संघ परित्याग करण्यास सिद्ध झाला अशी माझ्याविषयीची कल्पना खात्रीनेच लोकांच्या मनात वागत आहे हिंदी मनावर परित्यागाची छाप ताबडतोब पडत असते पण कार्यपरान्मुख अशा सद्गुणापेक्षा क्रियावान सद्गुणांचा मी अधिक चाहता आहे केवळ त्यागात अथवा संन्यस्तवृत्तीत मला कधीच गोडी वाटी नाही एखाद्या मल्लाला आपले प्रकृती स्वास्थ्य कायम राखण्यासाठी युक्त आहार विहार ठेवणे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मनाला योग्य वळण लावण्याच्या दृष्टीने त्या वगैरे वृत्तीची आवश्यकता आहे ज्यांना मोठमोठ्या कार्याची जबाबदारी अंगावर घ्यावायची असेल त्यांच्या ठाई धक्के चपटे सहन करून काम करीत राहण्याची सहनशक्ती व चिकाटी आवश्यक असली पाहिजे परंतु जीवनपरान्मुख आणि विषयानंदापासून भीतीने अलिप्त राहणाऱ्या अशा संन्यासी आयुष्यक्रमाची मला मुळीच आवड नाही माझ्या मते जे अत्यंत बळाचे ठरले त्याचा मी जाणून बुजून केलेला नाही अर्थात जीवनातील सुद्धा बदलत जातात ही गोष्ट खरीच माझ्या मैत्रीच्या प्रश्नाचे उत्तर अध्यापी द्यावायचे आहे नवेका, जनता माझा उदोदो करते म्हणून मला गर्व वाटतो की नाही असा तिचा प्रश्न होता मला बड़ेजा वगैरे सर्व प्रकारे नापसंत असे तेथून लांब निघून जावे असे मला वाटे पण तो माझ्या इतका गर्वांनी पडला होता की तो मुळीच दृष्टीला पडला नाही तरीही मला चुकल्या चुकल्यासारखे होईल म्हणजे कोणत्याही तऱ्हेने पूर्ण समाधान होत नसे परंतु एकंदरीत पाहता माझ्या मनाची कोणतीतरी भूक जनसमुदायात दिसला की पुरवली जात असावी असे मला वाटते मला लोकांवर छाप बसविता येते मला त्यांना कार्यप्रवृत्त करता येते अशी कृपना मनात आली की त्यांच्या मनावर माझा अधिकार झालत आहे अशा भावनेने माझी अधिकार लालसा काही अंश तृप्त होईल आपल्या बाजूने जनताही माझ्यावर नाजुकसा जुलूम चालवीतच असे कारण लोकांशी श्रद्धा व प्रेम पाहिले की माझे अंतकरण आदर होऊन भावना उचंबवू लागत मी व्यक्तिनिष्ठ असलो तरी कधीकधी व्यक्तित्वाचे अडस निखळून पडतो आणि एकटेच तरण्यापेक्षा या लोकांबरोबर बुडून रसायतळाला पोचलो तरी बेहत्तर असा विचार मनात येईल तथापि व्यक्तित्वाचे बांध चांगले भक्कम असल्यामुळे ते पार वाहून जात नसत व कधीकधी त्या बांधांच्या हाडून जनता मनात लीन झालेल्या स्वतःच्या मनाकडे हळूस नजर फेकली की माझे मनात आश्चर्य वाटत असे मेदाप्रमाणे आडतेची वाढही नकळत होत जाते माणसाला त्याचा सुगावा देखील लागत नाही पण आडदान जगरहाटीच्या धकाधकीत हा गर्विष्टपणा बराच नरम होतो इतकेच नव्हे तर अजिबात नष्टही होऊन जातो गेल्या काही वर्षात हिंदुस्थानातील व्यक्तींच्या नशिबी असे रट्टे खाण्याचे प्रसंग थोडेथोडके आलेले नाहीत आम्ही शिकतो त्या जीवनाच्या शाळेतील शिस्त मोठी कडक असून कष्टरुपी पंतोजींनी आमच्यावर फारसा दयालोप दाखवलेला ना नाही मी दुसऱ्याही एकादृष्टीने दैववान आहे कुटुंबातील मंडळी व मित्र मला असे लाभले आहेत की माझ्या मनाचा तोल सांभाळण्याच्या कामी त्यांची फार मदत होते सार्वजनिक समारंभ नगरपालिकांतर्फे देण्यात आलेली मानपत्रे मिरवणुकी व सत्कार यामुळे मनावर फार ताण पडून माझा सारा खिळकरपणा व समतोलपणा मावळून जाईल माझ्याबद्दल बोलताना अशी काही स्तुतीपूर्ण व वा अलंकारिक भाषा वापरण्यात आणि प्रत्येक मनुष्य इतका गंभीर व सात्विक दिसे मोठ्याने हसून किंवा जीप बाहेर काढून अथवा डोक्यावर उभे राहून या गंभीर सदस्यांच्या मनावर काय परिणाम होतो तो एकदा पाहावा तरी अशी अनावर इच्छा मला होत असे अर्थात हे आचरट विचार आवरून मी शिष्टाचार सांभाळत असे हे सुदैवत समजले पाहिजे पण नेहमीच असा विवेक करणे शक्य हुई अत्यंत गर्जीचा सभेत अथवा मिरवणुकीच्या वेळी गोष्टी असह्य झाल्या म्हणजे माझ्या हिरवटपणाचे प्रदर्शन मी करीत असे कधीकधी आमच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली मिरवणूक अर्धीच सोडून मी गर्दीत नाहीसा होत असे मग माझी पत्नी अथवा इतर कोणीतरी व्यक्ती मिरवणुकीत मागे राही सार्वजनिक प्रसंगी अशा तऱ्हेने स्वतःच्या भावनांचा एकसारखा संयम करीत राहणे हे फार जिकरीचे काम आहे सामान्यतः त्याचा परिणाम असा होतो की सौजनिक प्रसंगी मानसे फाजील गंभीरपणाने व आंबट चेहरे करून वागताना दिसतात एका हिंदू मासिकाने मी एखाद्या हिंदू विदवेप्रमाणे दिसतो असे माझे वर्णन केले होते त्याचे हेच कारण असेल जुन्या वर्णाच्या हिंदुस्त्रियांबद्दल माझ्या मनात आदर असला तरी माझेही वर्णन ऐकून मला जरा धक्काच बसला माझ्या ठिकाणी वसत असलेल्या संन्यास्त वृत्तीची व कळारी कर्तव्यनिष्ठेची तारीफ करावी असा आज लेखकाचा हेतू होता पण मी मात्र अशा वरोषार होतो की मी अधिक चढाऊ व तेजस्वृत्तीचा असून माझा स्वभाव देखील बराच विनोदप्रिय आणि खेळकर आहे आणि हिंदू विद्वांनी सुद्धा या गुणांचे आपल्या ठिकाणी संवर्धन केल्यास ती हिताचे होईल असे मला वाटते गांधीजींनी मुलाखतीत एकदा असे सांगितले होते की माझ्या अंगी विनोदप्रियता नसती तर मला बहुधा आत्महत्यास करावी लागली असती मी इतक्या थराला गोष्टी असे काही वाटत नाही पण हास्यविरोधाच्या झुळकेवासून जीवन जवळजवळ असह्य झाले असते असे मात्र मनाला वाटते निवडक व अलंकारिक भाषेने नटलेली जी मानपत्रे मला देण्यात येत ती म्हणजे माझ्या कुटुंबातील माणसांचा व जीवलक मित्रांचा नित्य चर्चेचा विषय बनून राहिली होती अगडबंब व अलंकार प्रचूर अशा शब्दांची व बिरोदांची योजना राष्ट्रीय चळवळीतील पुढाऱ्यांसंबंधी बोलताना करावी असा परिपाठ पडला होता माझी पत्नी माझ्या बहिणी व इतर मंडळी अशा प्रकारचे शब्द निवडून काढत व त्यांचा हवा तसा उपयोग करीत असत मला भारतभूषण किंवा त्यागमूर्ती अशा नावानी ती हाक मारत असत या हास्यविरोमुळे गंभीर सार्वजनिक स्वभावातून पडलेला ताण नाहीसा होऊन मन हलके होत असत माझी लहान मुलगी सुद्धा या चेष्ट सामील हुई, माझ्या आईला मात्र आपल्या लाडक्या लेखाची चेष्टा केलेली फारशी रुचत नसे वडिलांना त्यात मजा वाटे स्वतःला वाटणारी सहानुभूती न बोलताच व्यक्त करण्याची त्यांची हातोटी काही विलक्षणंच होती जनसमुदायातील हलकल्लोळ सार्वजनिक समारंभात होणारी दगदग कधी न संपणारे वादविवाद व राजकारणातील धकाधकी आणि खकाना यांचा माझ्यावर झाला तरी वरपांगी परिणाम होत असे कधी खोल जखमाई होई नाही असे नाही परंतु खऱ्या कलाची आग आत अंतकरणात पेटलेली होती कल्पना वासना निष्टा, अतृप्त इच्छा यांचा व त्याचप्रमाणे बाह्य परिस्थितीशी जगळणाऱ्या अंतर्मनाचा कलह सदोदित चालू असे माझे मन म्हणजे एक रणांगण झाले होते व विजय मिळवण्यासाठी निरण्याशक्तींचे रणकंदन तेथे ते माजले होते यातून सुटका व्हावी म्हणून व मनाला तालबद्धता आणि भावनासंगती प्राप्त व्हावी म्हणून माझे प्रयत्न चालले होते पुढे प्रत्यक्ष चळवळीत उडी घेतल्यावर थोड्याशा मनशांतीचा लाभ मला झाला बाह्यजगतातील झगड्यांमध्ये मानसिक कलह विराम पावले तुरुंगात बसून मी सारे तुरुंगा हे सारे कशासाठी लिहित आहे तुरुंगाबाहेर काय किंवा आत काय धडपड चालू आहे ती एकाच ध्येयासाठी आणि गतकालातील विचार व अनुभव मी जे लिहून काढत आहे ते एकाच अशी नेकी मला शांतीसुखाचा व मानसिक समाधानाचा त्यापासून लाभ व्हावा